पुस्तक बापूजींचे आशीर्वाद दररोज करता विचार लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील भाग दोन बापूंचे आशीर्वाद दररोज करता विचार जानेवारी एक एकोणीशे पंचेचाळीस आपण जरी म्हातारे मुले आणि तरुण श्रीमंत आणि गरीब या सर्वांना आपल्या डोळ्यांसमोर मरत असताना पाहत असलो तरीही आपल्याकडून शांत बसवत नाही अजून काही दिवस जगताय म्हणून रामाशिवाय आपण सर्व काही उपाय करतो जानेवारी दोन एकोणीसशे पंचेचा हे सर्व समजून घेऊन आपण जर रामाच्या वर्षावर राहिलो आणि ज्या कोणत्या व्याधी येतात त्या सहर करून आपले जीवन आनंदाने व्यचित करून शांततापूर्वक राहिलो तर किती चांगले होईल जानेवारी तीन एकोणीसशे शरीरधारी महादेवला आपण त्याच्या शरीराद्वारे आणि लेखातूनच पाहतो या दोन्ही गोष्टी एकच आहेत देहातील महादेव सर्व आहे आणि त्याच्या गुणांनी आपण त्याला ओळखू शकतो आणि यात सर्व सारख्याच प्रमाणात सहभागी होऊ शकतात कोणाला कमी अधिक मिळू शकत नाही जानेवारी चार एकोणीसशे पंचेचा जन्म आणि मृत्यू एका स्नाण्याच्या दोन बाजू नाहीत काय एकीकडे पाहिले जर जन्म दुसरीकडे पाहिले तर मृत्यू यामुळे आनंद का आणि शोक का जानेवारी पाच एकोणीसशे हे जर जन्म आणि मृत्यू यांच्याबद्दल खरे असेल आणि ते खरे आहे तर मृत्यूची आम्हाला किंजीतही भीती का वाटावी का दुःखी व्हावे आणि जन्माने का खुश व्हावे प्रत्येक माणसाने स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे जानेवारी सहा एकोणीसशे पंचेचाळीस जग द्वंद्वाने भरपूर आहे सुखाच्या मागे दुःख राहिले आहे आणि सुखामागे दुःख ऊन असेल तर साहुली असेलच प्रकाश आहे तर काळो काही मृत्यू असेल तर जन्मही या द्वंद्वापासून दूर होणे म्हणजे अनासक्ती आहे द्वंद्वावर विजय मिळविण्याचा उपाय द्वंद्व नाहीसे करणे नाही तर द्वंद्वातीत होणे अनासक्त होणे आह जानेवारी सात एकोणीश पंचेचाळ या आधीच्या मधून कळत की सर्व गोष्टींची किल्ली सत्याच्या आराधनेत आहे सत्याच्या उपासनेने सर्व काही मिळत जानेवारी आठ एकोणीशे पंचेचाळी मग सत्याची आराधना कशी करायची सत्य कोणाला माहीत असते इथे सापेक्ष सत्याची गोष्ट आहे जे आपण सत्याच्या रुपात पाहतो ते सत्य इतके इतक्या सुद्धा फार कठीण आहे हे अनुभवावरून कळते जानेवारी नऊ एकोणीसशे पंचे माणसाला सत्य काय आहे हे माहीत असूनही तो सत्य सांगण्याकरता संकोच का करतो लाजेमुळे कोणाची लाज वरचा असेल तर काय नोकर असेल तर काय गोष्ट तर अशी आहे की सवय माणसाला खाऊन टाकते आपण विचार करावा आणि या वाईट सवयीपासून मुक्त व्हावे जानेवारी दहा एकोणीसशे सवयीपासून मुक्त होणार नाही तर सत्याच्या मार्गावरून आपण चालू शकणार नाही गोष्ट तर ही आहे की सत्याकरता आपण सर्व काही वाहून टाकले पाहिजे आपण जसे आहोत तसे दिसण्याची आपली इच्छा नसते तर ते चांगले दिसण्याची आपली इच्छा असते आपण जर नीच असू तर नीच दिसलो तर किती चांगले होईल चांगले दिसायचे असेल तर चांगले काम करावे चांगला विचार करावा एक दिवस असा येईल की आपण उच्च ठिकाणी पोहचू जानेवारी अकरा एकोणीसशे पंचेचा जस जसा अनुभव घेत जातो तस तसे कळत जात आहे की माणूस स्वतः सुख दुखाचे कारण आहे जानेवारी बारा एकोणीसशे पंचेचा असे असेल तर माणूस सुखी वा दुखी का आहे जानेवारी तेरा एकोणीसशे खरी गोष्ट तर ही आहे की माणसाची अशा गोष्टींची विचार करण्याचीच इच्छा नसते यामुळे असा विचार करण्याकरिता वेळच नाही असे गृहित धरून तो चालतो जानेवारी चौदा एकोणीसशे पंचेच्या आपल्याला जर खरे जीवन व्यतीत करायचे असेल तर मानसिक आळस सोडून आपण मूलभूत विचार केला पाहिजे परिणामी आपले जीवन अतिशय सरळ होऊन जाईल जानेवारी पंधरा एकोणीसशे पंचे ज्ञानी लोक आपल्याला प्रवासी म्हणतात आणि हे खरे आहे आपण इथे फार कमी दिवस आहो त्यानंतर आपण मरत नाही तर आपल्या घरी जातो किती सुंदर आणि खराब विचार आहे जानेवारी सोळा एकोणीशे पंचेचा हजारो मन कचरा काढल्यानंतर कुठे आपले हाती हिरा लागतो या मेहनतीचा अल्पसा भागसुद्धा कचरारुपी असत्य काढून टाकण्याकरता आणि सत्यरूपी हिरा शोधण्याकरता आपण देतो काय जानेवारी सतरा एकोणीशे पंचेच्या परिश्रमाशिवाय म्हणजे तपाशिवाय काहीही साध्य होऊ शकत नाही मग त्याशिवाय आत्मशुद्धी कशी शक्य आहे जानेवारी अठरा एकोणीशे आपला सर्व वेळ जर ईश्वराला वाहिलेला असेल तर आपण एक सुद्धा, कसा वाया घालवू शकतो याचप्रमाणे आपण जर ईश्वराचे असू तर आपल्या शरीराचा लहानसा सुद्धा, आपण व्यर्थ मौजमोजेकरता कसा देऊ शकतो जानेवारी एकोणीस एकोणीसशे निस्वार्थ कृती ही ईश्वराची भक्ती असल्यामुळे ती शक्तीचा श्रोत असते जानेवारी वीस एकोणीशे जमशेद मेहता यांनी मला फ्रान्सिस असेसीची एक प्रार्थना पाठविली आहे त्या प्रार्थनेतील एक भाग असा आहे हे देवा कोणाला दिल्यानेच आम्हाला मिळते म्हणूनच आपण अमरत्व प्राप्त करू शकतो जानेवारी 21 एक एकोणीसशे एक पंचेचाळी जमिनीचा मालक तर तोच असतो जो तिच्यावर मेहनत करतो जानेवारी बावीस एकोणीसशे जा। जो खरोखरच आतून स्वच्छ आहे तो बाहेरून अस्वच्छ असूच शकत नाही जानेवारी तेवीस एकोणीसशे खरे काम कधीच निरथक होऊ शकत नाही खरे वचन अखेरीस कधीच अप्रिय होऊ शकत नाही जानेवारी चोवीस एकोणीसशे पंचेचा शुद्ध अंतकरणातून निघालेले वचन कधीही निष्फळ होऊ शकत नाही जानेवारी पंचवीस एकोणीसशे आळसामुळे जर आपण दुःखी होऊ तर आपण आळशी होणार नाही तसेच व्याभिचारामुळे आपण दुःखी होऊ तर आपण व्याभिचारी होणार नाही स्वातंत्र्य दिवस जानेवारी सव्वीस एकोणीसशे काम आधी यायला पाहिजे आणि नंतर त्याची मजुरी जितके काम तितकी मजुरी असली पाहिजे ही झाली ईश्वराची सेवा आधी जर मजुरी मागाल तर ती झाली सैतानाची सेवा जानेवारी सत्तावीस एकोणीसशे पंचेचा इच्छांना शरण जाणे ही चांगली गोष्ट आहे परंतु एकदा त्यांना शरण गेलो की त्यांना आवरणे अशक्य जरी नसले तरी कठीण नक्कीच आहे जानेवारी अठ्ठावीस एकोणीसशे जो माणूस स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही तो इतरांवर खऱ्या अर्थाने कधीच नियंत्रण ठेवू शकत नाही जानेवारी एकोणतीस एकोणीसशे पंचेचाळी स्वतःला ओळखण्याकरता माणसाला स्वतःच्या बाहेर निघून स्वतःकडे तटस्थ भावाने पहावे लागत असते जानेवारी तीस एकोणीसशे जा। माणूस जर दुसऱ्याचे ओझे किंचित जरी कमी करू शकत असेल तर तो बेकार नसतो जानेवारी एकतीस एकोणीसशे आपल्याला जे योग्य आणि शुभ वाटते ते करण्यातच आमचे सुख आणि मनशांती आहे दुसरे जे सांगतात आणि करतात त्यात नाही फेब्रुवारी एकोणीशे एक पंचेचा धर्मग्रंथ वाचल्याने नैतिक शक्ती तर निश्चितच येते परंतु ज्ञानाशिवाय मुक्ती मिळू शकत नाही फेब्रुवारी दोन एकोणीसशे कोणाचे उपकार घेणे हे आपले स्वातंत्र्य विकण्यासारखे असते फेब्रुवारी तीन एकोणीशे माणसाचा मोठेपणा त्याच्या अंतःकरणात असतो डोक्यात म्हणजे बुद्धीत नसतो फेब्रुवारी चार एकोणीशे पंचेचाळ धर्म तो असतो जो सर्वांना धारण करतो वेगळ्या शब्दात जीवनाचे प्रत्येक क्षेत्र त्याने पूर्णपणे व्यापून टाकलेले असते फेब्रवारी पाच एकोणीशे धर्म जीवनापासून वेगळा नाही जीवनालाच धर्म समजायला पाहिजे धर्मापासून वेगळे केलेले जीवन मानवी जीवन नसते फेब्रवारी सहा एकोणीसशे ज्यांचे मनावर जास्तीत जास्त नियंत्रण असते वा जे जास्तीत जास्त कामात गुंतलेले असतात ते सर्वात कमी बोलतात दोघांची जोडी जमू शकत नाही पहा निसर्ग सर्वात जास्त काम करतो तो झोपत सुद्धा नाही परंतु तो मूक आहे फेब्रुवारी सात एकोणीशे जो माणूस मानवतेच्या दुःखाचा विचार करतो तो स्वतःचा विचार करणार नाही त्याला वेळ कुठे असतो फेब्रवारी आठ एकोणीशे माणूस तेच पाहतो आणि ऐकतो जे त्याला पाहायचे आणि ऐकायचे असते मायाला बागेतील केवळ फुले दिसतील बागेत काय आहे हे तत्वज्ञाला कळणारच नाही आपण बागेत आहो की अजून कुठे हे सुद्धा त्याला माहीत नसेल फेब्रुवारी नऊ एकोणीसशे पंचे आपण ज्यांच्याबरोबर राहतो त्यांच्याकडून आपण आपले दोष पाहू शकतो आणि त्यात सुधारणाही करू शकतो आपण जर आपले दैनंदिन जीवन उच्चतम शुद्ध दर्जाचे ठेवले तर खरी सेवा करण्याची आपण अपेक्षा करू शकतो फेब्रुवारी दहा एकोणीशे सत्याच्या व्रताचे चिन्ह आहे सत्यार्थ्याने मौनाचे सेवन करणे असे असतानाही अनेक सत्यार्थी फार बोलत असल्याचे आपल्याला आढळते कारण स्पष्ट आहे सवय आम्हीही सवय सोडली पाहिजे फेब्रुवारी अकरा एकोणीशे पंचेचाळीस मृत प्रियजनांचे स्मरण कसे करावे माझा दृढ विश्वास आहे की ते मरत नसतात त्यांचे शरीर मरत असते परंतु स्मृती तर कायम ठेवायचीच आहे त्यांचे सर्व गुण यथाशक्ती आमच्यामध्ये बांधवून त्यांचे चांगले काम सुरू ठेवून आणि आपल्या सर्वोत्तम क्षमतेप्रमाणे ते वाढवून आपण त्यांची स्मृती काय ठेऊ शकतो त्यांच्या समाधीवर आपण जी फुले वगैरे चढवतो ती त्यांची स्मृती घट्ट करण्याकरता परंतु आपण केवळ फुले वगैरे अर्पण करण्यावरच समाधान मांडले तर ती मूर्ती पूजाच होईल फेब्रवारी बारा एकोणीशे आपण स्वतः घाणेडे राहायचे आणि इतरांना स्वच्छ राहण्याकरता सांगायचे ही किती चुकीची गोष्ट आहे फेब्रुवारी तेरा एकोणीसशे पंचेचाळ संपूर्ण जगात माणसामानसात जो भेद आहे तो प्रमाणाचा आहे प्रकाराचा नाही ज्याप्रमाणे एकाच जातीच्या वृक्षांमध्ये अंतर असते तसेच हे मग मत्सर वा भेदभाव का फेब्रुवारी चौदा एकोणीशे पंचेचाळ एकता चांगला निर्धार करूच नाही परंतु पूर्ण विचारांती त्याने तो एकदा केलाच तर मग त्याने त्याचा कधीही भंग करू नये फेब्रुवारी पंधरा एकोणीसशे इतरांना फसवण्याच्या शक्तीपेक्षा स्वतःला फसवण्याची माणसाची क्षमता कितीतरी जास्त आहे कोणताही समंजस माणूस याची साक्ष देईल फेब्रुवारी सोळा एकोणीसशे पंचेच्या आपल्या माणसांवर वा नातगांवर आपला जो राग असतो त्यावर नियंत्रण ठेवण्यात माणसाचा विजय असतो इतरांवरील राग नियंत्रणात ठेवणे आपल्याला भाग पडत असते त्यात कोणता मोठा अवगुण आहे फेब्रुवारी सतरा एकोणीशे जीवन म्हणजे मजा करणे खाणे पिणे उड्या मारणे नाही तर ईश्वराची भक्ती करणे जातीची सेवा करणे आहे फेब्रवारी अठरा एकोणीशे पंचेचाळ मनुष्यजीवन आणि जीवन यात अंतर काय आहे यावर जर आपण सखोल विचार केला तर आपल्याला कितीतरी समस्या सुटतील फेब्रवारी एकोणीस एकोणीसशे माणूस जर आपल्या मर्यादा ओलांडत असल आपल्या क्षमतेपलीकडे काम करत असेल वा विचार करत असेल तर त्याला आजार येऊ शकतो क्रोध येऊ शकतो अशी घाई व्यर्थ आहे तिच्यामुळे नुकसानही होऊ शकते फेब्रुवारी वीस एकोणीशे पंचेचाळीस आजच्या सकाळच्या भजनात होते ईश्वर आम्हाला कधीही विसरत नाही आम्ही त्याला विसरतो हीच दुःखाची गोष्ट आहे फेब्रवारी एकवीस एकोणीसशे ईश्वराला जेव्हा वाचायचे नसते तेव्हा ना वाचवू शकते ना आई वडील ना मोठा डॉक्टर बघ आम्ही काय केले पाहिजे फेब्रुवारी बावीस एकोणीसशे आपली घाण आपण जोपर्यंत काढून टाकत नाही तोपर्यंत प्रार्थना करण्याचा आपल्याला काही हक्क आहे काय फेब्रवारी तेवीस एकोणीशे माळ घ्या संतांनी ती फिरवली आहे ती तुळशीची चंदनाची की रुद्राक्षाची जरी असली तरी माळ जपणारा तिच्याचं सर्व काही आहे असं समजत असेल तर ती फेकून देण्याच्या लायकीची आहे ती जर त्याला ईश्वरच्या जवळ नेत असल कर्तव्याबद्दल सावध करत असेल तर मग ती घेऊन तुम्ही विधीपूर्वक तिचा जप करू शकता फेब्रुवारी चोवीस एकोणीसशे पंचेचा आपण आहो कारण ईश्वर आहे यावरून माणूस वा इतर कोणताही सजीव प्राणी ईश्वराचा अंश आहे हे सिद्ध होते फेब्रुवारी पंचवीस एकोणीशे पंचेचा नवा करारमध्ये एक वाक्य आहे तुझ्या मनात ना चिंता असावी ना तुला कोणाची भीती वाटावी भी, हे त्यांच्याकरिता आहे ज्यांची ईश्वरावर श्रद्धा आहे फेब्रुवारी सव्वीस एकोणीसशे हाच नवा करार आपल्याला सांगतो की ईश्वर जर आपल्याला मोहाकडे ढकलत असेल तर तो तोच आपल्याला त्या दोषापासून मुक्तही करतो हे करता आहे जे स्वतःहून मोहार शरण जात नाही फेब्रुवारी सत्तावीस एकोणीसशे केव केवळ तुलसीदासच असा नाही की ज्याने रामाचे नाम संकीर्तन केले असेल बायबलमध्येही हेच आढळते दहाव्या रोमनच्या सोळाव्या कलमात म्हटले आहे की जो कोण ईश्वराचे नाव घेईल तो मुक्त होईल फेब्रुवारी अठ्ठावीस एकोणीसशे अपराध लपून राहत नाही माणसाच्या चेहऱ्यावर तो ठळकपणे लिहिला असतो आपल्याला ते शास्त्र पूर्णपणे कळत नाही परंतु ते आहे हे स्पष्ट आहे मार्च एकोणीसशे पंचेचाळीस या दिवसात मी बायबलमधील कविता वाचत आहे आज मला खालील आढळले प्रार्थनेत आपण जे काही मागू माझ्यावर विश्वास ठेवा ते आपल्याला मिळेल सेंट मॅथ्यू एकवीस बावीस मार्च दोन एकोणीशे निर्बलके बलराम हाच विचार साम चौतीस 18 मध्ये व्यक्त झाला आहे ते म्हणते ज्याचा मनोभंग झाला आहे त्याचा ईश्वर असतो आणि ज्याला खरा पश्चाताप होतो त्याला तो वाचवतो हो मार्च तीन एकोणीशे पंचेचाळीस आई साया एकेचाळीस 10 मध्ये आहे घाबरू नका कारण ईश्वर तुमच्याजवळ आहे मार्च चार एकोणीशे केवळ ईश्वरच सर्व आहे यामुळे ईश्वरावरच पूर्णपणे विसंबून राहायला पाहिजे माणसावर नाही मार्च पाच एकोणीशे पंचेचाळीस पाण्याचा स्वभाव खाली जाण्याचा आहे अशाच प्रकारे दुर्गुण आपल्याला खाली नेतात यामुळे तो सोपा मार्ग असतो सद्गुण माणसाला वर नेतात आणि त्यामुळे ते कठीण असल्यासारखे वाटतात मार्च सहा एकोणीसशे माझी कृपा तुझ्याकरता पुरेशी आहे कारण दुर्बलांमध्येच माझी शक्ती पूर्णपणे अभिव्यक्त होत असते मार्च सात एकोणीश पंचेचाळी ईश्वर आपला आधार आहे आणि तोच आपली शक्ती आहे आणि संकटाच्या वेळी तोच आमचे रक्षण करत असतो मार्च आठ एकोणीशे पंचेचाळीस ईश्वराचे शब्द आहेत मी आहे होतो आणि सदैव राहीन मी सर्वत्र आहे सर्व गोष्टीत आहे हे माहीत असूनही आपण ईश्वरापासून दूर जातो आणि जे जा नाशमान आणि अपूर्ण आहे त्याचा आधार घेतो आणि अशा प्रकारे स्वतःला दयनीय करून घेतो याहून जास्त आश्रयाची गोष्ट कोणती असू शकते मार्च नऊ एकोणीसशे पंचेच्या आपण पूर्व आणि पश्चिम यात भेद करू नये प्रत्येक गोष्टीचा निर्णय गुणावगुणावरून केला पाहिजे अशा प्रकारेच कोणत्याही गोष्टीला आपण पूर्ण न्याय देऊ शकतो मार्च दहा एकोणीशे पाप पुण्य सुख दुःख का ईश्वर आहे आणि तरीही तो व्यक्त नाही तो कायदा आहे आणि कायदा देणाराही आहे यावरून माणूस जसे आचरण करतो तसं तो होतो हे सिद्ध होते सत्कर्माने माणूस चढतो दुष्कर्माने तो खाली पडतो मार्च अकरा एकोणीसशे पंचेचाळ समाजाची खरी सेवा ती आहे ज्यामुळे समाजातील सर्व लोकांची उन्नती होते अमुक अमुक समाज कसा चढला हे समाजाला पाहूनच माणूस सांगू शकतो मार्च बारा एकोणीशे माणूस जेव्हा जवळ पोहोचतो तेव्हा ईश्वराशिवाय कोणताही आधार नाही हे माणसाला कळतं तरी रामनाम घेताना माणूस कासकूस करतो असे का मार्च तेरा एकोणीशे पंचे अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याचा एकच मार्ग आहे मरून आपण जगतो मारून कधीही नाही मार्च चौदा एकोणीशे पंचे आपण कसे मरावे आत्महत्या करून कधीही नाही आवश्यकता निर्माण झाल्यानंतर मरण्याची तयारी ठेवून मेलो तर तर आपण जिवंत राहण्याकरता मेलो मार्च पंधरा एकोणीशे पंचेचाळ धैर्य आणि शांतीने काय काय होऊ शकत नाही याचा पुरावा आपल्याला आपल्या दैनंदिन अनुभवातून मिळू शकतो मार्च सोळा एकोणीसशे नियती आणि मानवी प्रयत्न यांच्यात चिरंतन संघर्ष सुरू असतो आपण आपले प्रयत्न सुरू ठेवावे आणि परिणाम ईश्वरावर सोडून द्यावे मार्च सतरा एकोणीशे आपण सर्व काही नियतीवर सोडू नये आणि पुरुषार्थ व्यर्थ आहे असेही समजू नये नियती आपले काम करत राहील परिणामाची फिकीर न करता आपण कुठे हस्तक्षेप करू शकतो व कुठे हस्तक्षेप करणे आपले कर्तव्य आहे इतकेच आपण पाहिजे मार्च अठरा एकोणीसशे पंचेचाळी दुःखद गोष्ट तर ही आहे की काय केले पाहिजे हे आपल्याला माहीत असूनही आपण तसे करत नाही माणसाने स्वतःच उत्तर शोधले पाहिजे मार्च एकोणीस एकोणीसशे मौन हे सर्वात चांगले भाषण आहे याचा अनुभव मी क्षणोक्षणी घेत असतो तुम्ही जर बोलायलाच पाहिजे असेल तर शक्य तितके कमी बोला एका शब्दाने काम भागत असेल तर दोन शब्द टाळा मार्च वीस एकोणीसशे पंचेचाळीस आपण जेव्हा लहान लहान गोष्टींनी अस्वस्थ होतो तेव्हा कुठून आसक्ती डोकावत आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे आपण ती शोधा आणि काढा मोठ्या गोष्टीत आपण सरळ असतो म्हणून आपण सरळ आहो हा आपला भ्रम आहे कारण तिथे आपल्याला दडपणाखाली वागावे लागत असते त्याला सरळपणा नक्कीच म्हणता येत नाही मार्च 21, एक एकोणीसशे पंचेचाळ अशा प्रसंगी एका श्लोकाचा आश आशय आपण लक्षात ठेवला पाहिजे इंद्रियांच्या विषयांचा स्पर्श होतो आणि जातो आपण तो सहन केला पाहिजे मार्च बावीस एकोणीशे माणसाला जे काही करावायचे असेल ते त्याने उत्तम केले पाहिजे नाहीतर मुळीच करू नये यातील सत्याचा प्रत्यय आपल्याला दररोज येत असतो आज मला याची विशेषत्वाने जाणीव झाली आज बाची पुण्यतिथी आहे आणि म्हणून नेहमीप्रमाणे गीतापाठ सुरू होता परंतु त्यात जिवंतपणा नव्हता मार्च तेवीस एकोणीसशे चूक तेव्हाच बरोबर होते जेव्हा ती दुरुस्त केली जाते ती जर दाबून ठेवली तर एखाद्या गळूप्रमाणे तिचा उद्रेक होतो व ती भयानक रूप धारण करते मार्च चोवीस एकोणीसशे पंचेचाळ माणसाला आपले स्वतःचे रूप कळते आणि तो त्यावर जेव्हा चिंतन करतो आणि सद्गुणाच्या मार्गाने अनुसरून करतो तेव्हा तो वर चढतो आणि जेव्हा याचा उलट प्रक्रिया होते तेव्हा माणसाचा अदप्पात होतो मार्च पंचवीस एकोणीसशे पंचेचाळीस धैर्य म्हणजे काय शंकराचार्य म्हणतात समुद्राच्या काठावर बसा आणि त्यातील एक थेंब पाणी गवताच्या पात्यावर घ्या तुमच्यात जर पुरेसे धैर्य असेल आणि तो थेंब साठवता येईल असे जवळपास एखाद्या ठिकाणी असेल तर तुम्ही केव्हा तरी त्या सागरातील संपूर्ण पाणी काढून टाकू शकाल जवळपास परिपूर्ण धर्याचे हे उदाहरण आहे मार्च सव्वीस एकोणीशे पंचेचाळी ज्या माणसात असीम धैर्य नसते तो अहिंसेचे पालन करू शकत नाही मार्च सत्तावीस एकोणीशे पंचेचाळ साप आणि मानव यांच्यात कोणते अंतर आहे अखेरीस सापही आपल्या पोटावर सरपडतो तर माणूस आपल्या पाया पायावर ताट उभा राहून चालतो परंतु असे असले तरी गोष्टी जशा दिसतात तशा नसतात जो माणूस मनातून आपल्या पोटावर सरपटतो त्याचे काय मार्च अठ्ठावीस एकोणीसशे पंचेचाळ दररोज मला मौनाचा महत्वाचा प्रत्यय येतो मौन सर्वांकरिता चांगले असते परंतु जो आपल्या कामात पूर्णपणे मग्न असतो त्याच्याकरिता मौन खरोखर सोन्यासारखे असते मार्च एकोणतीस एकोणीसशे पंचेचाळ करणारा नेहमी अस्वस्थ असतो तर धीर ठेवणारा गंभीर याचा प्रत्यय आपल्याला क्षणोक्षणी येतो मार्च तीस एकोणीसशे पंचेचा नियम चुकवणे किती धोकादायक असते मुंबईला आलो आणि लिहिणे सुटले मार्च एकतीस एकोणीशे पंचे नियमाशिवाय एकही एक काम होऊ शकत नाही क्षणभर जरी नियमाचा भंग झाला तरी संपूर्ण सूर्यमंडळ अस्तव्यस्त होऊन जाईल एप्रिल एक एकोणीशे लहान मोठ्यांनी सर्वांनी हा शिकल्यासारखा आहे आपण तो शिकायला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागायला पाहिजे वा जिवंतपणी मेल्यासारखे व्हायला पाहिजे एप्रिल 2 एकोणीशे पंचेच्या विनाकारण गरजा वाढवणे पाप आह एप्रिल 3 एकोणीसशे पंचेच्या ज्या लोकांना फासावर लटकवण्याची शिक्षा झाली आहे त्यांना वाचवण्याकरिता आज हरताळ पाळला जात आहे लोक जर समजून उमजून आजचे काम करतील तर अहिंसेच्या मार्गावर आपण फार मोठे पाऊल टाकले असं म्हणता येईल एप्रिल चार एकोणीशे पंचेचाळ आपले कर्तव्य काय आहे हे माणसाला माहीत असते आणि तरीही त्याने जे करायला पाहिजे असते ते तो करत नाही असे का एप्रिल पाच एकोणीसशे पंचेचाळीस आपल्या सभोवतीच्या मानसिक वातावरणाच्या प्रभावाखाली जर आपण आलो तर आपण संपून जाऊ चिमूरच्या कैद्यांच्या परिस्थितीत दररोज बदल होत आहे आपण आपले कर्तव्य करूया आणि अनासक्त राहूया एप्रिल सहा एकोणीसशे गैरसमज करून घेऊन सरळ गोष्टीलाही तिरपी समजणाऱ्या माणसाला धिराणे समजून घेण्याकरता किती मोठी अहिंसा पाहिजे एप्रिल सात एकोणीसशे पंचेचाळ माझे भौतिक शरीर टिकवून ठेवण्याकरता मी कितीतरी मेहनत घेतो माझा आत्मा समजून घेण्याकरता मी इतकीच मेहनत घेतो काय एप्रिल आठ एकोणीशे माझा जेव्हा गैरसमज होतो तेव्हा मी चिडतो रडतो हसतो किव करतो हे सर्व सोडून धीराने गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणे माझे कर्तव्य नाही काय एप्रिल नऊ एकोणीसशे पंचेचाळी आपण कशावर विश्वास ठेवावा स्तुतीवर की टीकेवर कदाचित करता आपण पात्र नसू मग आपण स्वतःचे स्वतः न्यायाधीश व्हायला पाहिजे काय इथे सुद्धा चूक होण्याची फार शक्यता आहे आपण कसे आहो हे केवळ ईश्वराला माहीत आहे परंतु ते तो आपल्याला सांगत नाही यामुळे स्वतःबद्दल काहीही न जाणून व आपल्याबद्दलच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवणे हेच चांगले आपण जे आहो ते आहो आपले कर्तव्य करत राहणे हीच खरी महत्वाची गोष्ट आहे एप्रिल दहा एकोणीसशे पंचेचाळीस ज्याचे डोळे गेलेले असतात तो आंधळा नसतो तर जो आपला दोष लपवतो तो आंधळा असतो एप्रिल अकरा एकोणीसशे पंचेचाळ शांततेची परीक्षा माणसामध्येच होऊ शकते हिमालयाच्या शिखरावर नाही एप्रिल बारा एकोणीसशे आदर्श एक गोष्ट आहे आणि त्यानुसार राहणे ही दुसरी गोष्ट आहे एप्रिल तेरा एकोणीशे पंचेचाळ आदर्शाशिवाय असलेला माणूस म्हणजे सुकानून असलेले जहाज एप्रिल चौदा एकोणीसशे मी आदर्शवादी आहे असे तेव्हाच म्हणता येईल जेव्हा मी ते प्रत्यक्ष आणण्याकरता प्रयत्नशील असेन एप्रिल पंधरा एकोणीसशे पंचेचाळ आपण प्रयत्नांवर समाधान मानले पाहिजे इतकेच की आपण योग्य दिशेने आपल्या सर्वोत्तम क्षमतेप्रमाणे प्रयत्न केले पाहिजे परिणाम केवळ प्रयत्नांवर अवलंबून नसतात इतरही असे घटक असतात की ज्यांच्यावर आपले नियंत्रण नसते एप्रिल सोळा एकोणीशे पंचेचाळीस योग्य दिशेने केलेले प्रयत्न कशाला म्हणावे योग्य प्रयत्नांनी आपल्याला बहुधा वाचित फळ मिळते यामुळे प्रयत्नांवरून फळ योग्य आहे की नाही हे ठरते असे वाटते परंतु अनुभवाने कळते की हे नेहमीच बरोबर नसते साधन योग्य असल्याबद्दल निश्चिती असणे आणि विपरीत फळ दिसल्यानंतरही साधन न बदलता प्रयत्नात बदल न करता त्यात शैथिल्य न येऊ देणे म्हणजे योग्य दिशेने केलेले प्रयत्न एप्रिल सतरा एकोणीसशे आपली सर्वोत्तम क्षमता कशाला म्हणायचे ज्यात माणूस निसंकोचपणे सर्व शक्ती खर्च करतो अशा शुद्ध प्रयत्नांना बहुधा यश मिळते एप्रिल अठरा एकोणीशे माणूस क्षुल्लक पुराव्याच्या आधारे आपले निर्णय घेतो व काय करायचे ते ठरवतो अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा शक्यतोवर निर्णय न घेणे आणि परिणामाबद्दल तटस्थ राहणे हेच उत्तम असते परंतु निर्णय घेणे जेव्हा कर्तव्य होते तेव्हा अतिशय काळजीपूर्वक निर्णय घेतला पाहिजे आणि न घाबरता त्यानुसार आचरण केले पाहिजे एप्रिल एकोणीस एकोणीसशे असंगत मोठी गोष्टही लहान वाटते आणि सुसंगत लहान गोष्टीचे स्थान सुद्धा मोठ्या गोष्टी इतकेच असते एप्रिल वीस एकोणीसशे पंचेचाळीस माणसाचा लोभ आकाशापेक्षाही उंच जातो आणि पातळापेक्षाही खाली यामुळे त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे महाबळेश्वर एप्रिल एकवीस एकोणीसशे पंचेचाळ माणसाला अपेक्षा न करता काहीतरी मिळते तेव्हा त्याच्या आनंदाला सीमा नसते एप्रिल बावीस एकोणीसशे जो माणूस उच्च प्रतीचा आध्यात्मिक आहे असे मानले जाते आणि तरीही जो शरीराने व्याधीग्रस्त असतो त्याच्या बाबतीत निश्चितच काहीतरी चुकलेले असले पाहिजे एप्रिल तेवीस एकोणीसशे पंचेचाळीस काम किती मोठे आहे असा जर आपण विचार करू तर आपण घाबरून जाऊ आणि काहीही साध्य करू शकणार नाही उलट पक्षी शांत राहून पहाडासारख्या कामाची सुरुवात केली तर दिवसेंदिवस हो ते काम सोपे होत जाऊन अखेरीस एक दिवस ते पूर्ण होईल एप्रिल चोवीस एकोणीसशे पंचेचाळीस आपल्याला आपले दोष पाहण्याची इच्छा नसते परंतु इतरांचे दोष पाहताना आपल्याला आनंद होतो या सवयीमुळेच बरेच दुःख निर्माण होते